आत्मज्ञ सर्व भावेशन स्पृशन जीघ्रन नश्नाश मानस अष्टाक्र मनता तो आत्मज्ञ पुरुष धन्य है जो अपने मना से निस्तरीकरण करू शकल है व जो पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सर्व क्रियातून एकाच भावनेचे स्वारस्य अनुभवतो आत्मज्ञान प्राप्तीत दोनच मुख्य अडथळे आहेत शरीर आणि मन अज्ञानी माणसाच्या सर्व क्रियांचे संचलन याच दोघांच्या होत असते पण या दोघांच्या पलीकडील तिसऱ्या शक्तीशी ज्ञानीपुरुषाचा संबंध असतो ही तिसरी शक्ती आत्म्याची आहे तो सर्व जगाकडे व सर्व क्रियांकडे साक्षी भावाने पाहतो व तोच सर्व कर्मांची आधारभूत ऊर्जा शक्ती आहे व तोच सत्य व शाश्वत आहे अष्टावक्र म्हणतात की जो पुरुष या मनाचा अडथळा दूर करू शकला त्याने मोठीच अर्जन जिंकली आहे जो या मनाची काळ नदी पार करू शकला तोच आत्मज्ञानाचे सुख प्राप्त करून घेऊ शकतो असा आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे मनाच्या सर्व विकारांवर विजय प्राप्त करून ज्याने एका आत्मतत्वाचा अनुभव घेतला तो ज्ञानी पुरुष इंद्रियांची सर्व कर्मे करता ना, ना, पाता शांतिर आनंद घर हि कर्मे शरीर स्वभाव क्व संसार्वच आभासध्यम क्व चाधनम आकाश से निर्विकल सर्वदा अष्टाक्रम तर आकाशाप्रमाणे सदैव निर्विकल्प असणाऱ्या ज्ञानीपुरुषाला कुठला संसार कुठला आभास कुठले साध्य आणि कुठले साधन हा संसार मनाची निर्मिती आहे जसे मन असेल मनात जसे विचार असतील तसे जग दिसते संसारात राग द्वेष लाभहानी हर्षविषद सुख दुःख जे काही दिसते ते सर्व या मनाचा खेळ आहे त्याच्या पलीकडे चेतनारूपी आत्मा असतो वो मनाचा अडथळा दूर केल्यानंतरच त्याची जाणीव होते ही चेतना आकाशाप्रमाणे स्वच्छ निर्मळ निर्दोष आणि निर्विकल्प आहे परंतु मनरूपी ढगाने घेरली गेल्यामुळे तिची जाणीव होत नाही तरीही सर्व सृष्टीचा आधार हीच चेतना आहे ज्या ज्ञानीपुरुषावरील मनाचा प्रभाव संपुष्टात आला त्याचा सारा संसार संपलाच त्याच्यासाठी साऱ्या वासना सर्व सुखे व म्हणून सर्व जग निरर्थक आहे असा पुरुष सत्यत्वाचा पुतळाच होतो साक्षी भावाने सर्व पाहणारा द्रष्टा होतो त्याला जे मिळवायचे आहे ते त्याने सर्व मिळवलेले असते मग त्याच्यासाठी कोणत्याही साधनेची गरज नसते व साध्यग ना, ना मोर्ष ना नायचे होते तिथे तो पोचलेलाच आहे क्षुद्रत्वाची साथ सुटून विराटात एकरूप झाला आहे हीच परमश्रेष्ठ प्राप्ती आहे तो तर निर्विकल्प झाला हीच ज्ञानाची अंतिम व श्रेष्ठतम स्थिती आहे सूत्र सदुसष्टावे सजयत्यर्थ सन्यासी पूर्ण स्वरस विग्रह अकृत्रिमो नव छिन्ने समाधी वर्तते अष्टावक्रमतात जो पूर्णानंद स्वरूप आहे ज्याची समाधी सहजरित्या व निरंतर अबाधितपणे स्थिर आहे त्याच संन्यासाला विजयश्री प्राप्त होते संन्यास प्रारंभ आहे तर समाधी शेवट आहे ज्या प्रकारे शिक्षणप्राप्तीच्या हेतुने विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो तेव्हा त्या शाळेची शिस्त व नियम यांचे पालन करावे लागते योग्य पोषाख नियमित वडी एकाच वेळेला पोहोचणे नियमित वाचन आणि अभ्यास यांचं पालन करावं लागतं त्याचप्रमाणे विशेष प्रकारचा पोशाखही घालावा लागतो याच पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आत्मज्ञान इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या विधीवत शिक्षणासाठी संन्यास ही सुरुवात आहे व शेवट आहे समाधी या समाधी अवस्थेत आत्मज्ञान प्राप्त केलेला साधुपुरुष सहज समाधी अवस्थेत पूर्ण आनंद प्राप्त करून पूर्णानंद स्वरूप होऊन जातो संन्यासी अवस्थेत त्याला वेगळ्या स्वरूपाचे नियम संयम आणि अनुशासन यांचे पालन करावे लागते पण आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर याची आवश्यकताच राहत नाही बाह्य नियम हे शरीर आणि मन यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहेत पण ज्ञानप्राप्तीनंतर शरीर व मन अपोप नियंत्रित होतात त्यांना सक्तीने वा जबरदस्तीने नियंत्रित करावे लागत नाही समाधी अवस्थेत तो सदैव आपल्या आत्मस्वरूपात रममान होऊन जातो परम आनंदाशी एकरूप होऊन जातो हीच संन्याची अकृत्रिम सहज समाधी असते काही हटयोगी श्वास रोखून धरण्याची सवय आत्मसात करतात व त्यामुळे जमिनीच्या आत किंवा बाहेर ते श्वास रोखून अनेक दिवस राहू शकतात पण या शारीरिक क्रियेचा आत्म्याशी संबंध नसल्यामुळे ही समाधी केवळ कृत्रिम समाधी आहे अशी कृत्रिम समाधी तर केवळ देखावा आणि प्रदर्शन करण्याची वस्तू आहे त्याचा आत्मज्ञानाशी काही संबंध नाही म्हणून अष्टावक्र स्वामी म्हणतात की जो सहज समाधीद्वारे निरंतरपणे पूर्णंद स्वरूप आत्म्यात एक होतो त्या संन्याशानेच विजय प्राप्त केला आहे व त्याची शेवटची तसेच श्रेष्ठ कमाई असते प्रयत्न करून कृत्रिम समाधी लावणे हे एक प्रकारचे धोका देणे आहे ज्ञानी आपल्या ज्ञानशक्तीच्या बळावर सहज समाधी प्राप्त करतो बहुनात्र किमुक्ते न ज्ञात तत्व महाशय भोग मोक्ष निराकांक्षी सदा सर्वत्र नीरस अष्टावाक्र म्हणतात इथे अजून जास्त सांगण्यात काय प्रयोजन आहे महापुरुष तर भोग आणि मोक्ष या दोन्हीच्या आकांक्षेतून सदैव मुक्त सर्वत्र विरागी अशा वृत्तीने जगत असतो अष्टावक्र आपले प्रतिपादन अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतात कि ज्या व्यक्तीला तत्वाचा बोध झाला आहे त्याला सर्व काही मिळालेले असते व म्हणून त्याला भोगाचीच काय पण मोक्षाची सुद्धा आशा किंवा इच्छा नसते त्याला कोणत्याही बाबतीत कधीही स्वारस्य नसते अशा स्थितीत त्याच्या सर्व इच्छा कामना वासना राग विराग सर्व काही लोप होते चित्तात एकही विराग व विकृती उरत नाही व पूर्ण शांत चित्तामुळे तो आत्मत विवापासून प्रारंभ झालेला असतो त्याच आत्मतवात शेवट होतो जीवन हाच प्रारंभ व हाच शेवट असतो हीच पूर्णावस्था असते ज्या प्रकारे मानसिक सृष्टीचा आरंभ व शेवट या आत्मतत्वात आहे त्याचप्रकारे भौतिक सृष्टीचा आरंभ व शेवट सुद्धा याच आत्मतवात आहे दोन्ही प्रकारच्या क्रियांना हाच आधार आहे ज्या अहंकारामुळे सर्वत्र भिन्नतेचा वेगळेपणाचा अनुभव येत होता त्या अहंकाराचे विसर्जन होऊन केवळ सर्वत्र एकत्वाचा अनुभव येणे हीच परमश्रेष्ठ उपलब्धी व प्राप्ती आहे व तीच अद्वैताची अवस्था आहे अध्याय अठरावा सूत्र एकूण सत्तरावे महादादि जगद्वैतम नाम माजृंभीतम विहाय शुद्ध बोधस किंमत अवशिष्य अष्टावक्र म्हणतात महतत्व वगैरे जे द्वैती जग आहे ते केवळ नावालाच वेगळे आहे त्याचा त्याग केल्यानंतर शुद्ध बोध प्राप्ती झालेल्याचे कोणतेपणे कार्यशिल्लक राहते अर्थात कोणतेच कार्यशिल्लक राहत नाही या संपूर्ण जगात जी विविधता दिसून येते ती सर्व रंग रूप आणि गुण यांच्यामुळे आहे व त्यामुळेच ब्रह्म निर्माण होऊन भिन्नतेचा भास होतो या भिन्नते भिन्नतेमागे आपली अज्ञानाची जाणीव आपल्याला नसते त्यामुळे आपल्याला जग द्वैती स्वरूपात दिसते आत्मा आणि शरीर जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे वेग वाटतात त्यांच्यात द्वैत आहे असे वाटते एकच चैतन्य ब्रम्ह वेगवेगळ्या वेग वेग वे क्रिया प्रकट होते व त्या रूपांना महत्व अहंकार पंचतन्मात्रा पंच महाभूत अशी नावे आहेत ही भिन्नता केवळ नाम मात्रच असते अन्यथा ही सर्व एकाच ब्रह्माची रूपे आहेत त्यांना वेगवेगळी नावे दिल्यामुळे भिन्नतेचा भास होतो अन्यथा ते वेगवेगळे वेग वेग नाहीतच बाहेरून भिन्न भिन्न भासूनही अंतरयामी ते संयुक्त व एकच आहेत अभिन्न आहेत या भ्रांतीमुळे किंवा अज्ञानामुळे वेगवेगळी वेग वेग वेग कर्मे करावी लागतात व या अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना उपासना योग भक्ती ध्यानधारणा वगैरे कर्मे करावी लागतात पण अष्टावक्र म्हणतात की ज्याला आत्मबोध झाला ज्याने त्या परमतत्वाला ओळखले त्याचे हे द्वैत स्वरूपी जग नाहीसे होते असा ज्ञानी अद्वैत ज्ञानस्वरूपात विलीन होतो अहंकार व वा वासनेमुळे संसारात जेवढे संबंध निर्माण केले होते जेवढा साठा संग्रह केला होता अधिकार व व्यक्तिगत हक्काचे डावे केले होते कार्य बाकी उत्तर अज्ञान व सत्या प्राप्त होते अज्ञा भ्रमत जगत व अज्ञान जग है ज्ञा व अज्ञा पुरुष अंतर व हाच फरको अधिक भ्रमभूत मिदम सर्व किंचि नास्ती निश्चयी अलक्ष स्फुरण शुद्ध स्वभाव अष्टाव क्रमांत हे सर्व भ्रामक जग प्रपंच माया मायरूप आहे मिथ्या आहे हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारून आत्म्याचे स्फुरण प्राप्त केलेला शुद्ध स्वभावाचा पुरुष सहजरित्या शांत होतो आत्मज्ञानानंतर व्यक्तीचा स्वभाव शांत होतो व या शांतीसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत कोणतीही योगासने तप साधना नियम वगैरे कर्मकांड त्याला करावं लागत नाही कारण ज्ञानरूप अवस्थेत त्याला हे जगत प्रपंच भ्रमरूप दिसू लागते जणू काही हे काहीच अस्तित्वात नाही संसाराचा सारा इंद्रिये अहंकार आणि वासना यांच्यामुळे भिन्न भिन्न वाटतो ज्ञानरूप स्थितीत त्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान होते अन्यथा ते समजत नाही म्हणून अज्ञानी अवस्थेत शांतीसाठी केलेले यज्ञ याग विधी पूजा संकल्प हे सर्व केवळ वा अशांतीच वाढवतात मनात हजारो प्रकारच्या भावना व विकृती आहेत म्हणून जगसुद्धा तसेच वाटते डोळ्यांवर ज्या रंगाचा चष्मा असेल जग सुद्धा त्याच रंगाचे दिसते त्याचे सत्य स्वरूप अज्ञानाच्या पडद्याने झाकले गेले असल्याने दिसू शकत नाही म्हणून याला प्रपंच माया भ्रम अशी नावे दिली जातात ज्ञान प्राप्तीनंतर त्याचे सत्य स्वरूप प्रकट होते व सर्व भ्रमसुद्धा नाहीसे होतात अशी ज्ञान प्राप्ती झालेला पुरुषच शांत असतो व त्याने प्राप्त केलेली शांती स्वाभाविक व नैसर्गिक असते अध्याय अठरावा सूत्र एकावे शुद्धस्फुरण रूप दृश्य भावमुश्यत क्व विधी क्वच वैराग्य क्व त्याग क्व अष्टावक्र म्हणतात दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्ध स्फुरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानी माणसासाठी कोणता विधी आहे कोणतं वैराग्य आहे कशाचा त्याग आणि कुठली शांती आहे परमात्म्याचे कोणतेही कारण नसून तो सर्व गोष्टींचे कारण आहे त्याला कुणी बनवले नसून त्यानेच सर्व काही बनवलेले आहे तोच मूलभूत आहे विज्ञानानुसार या सृष्टीत एकशे सहा आहेत अध्यात्मशास्त्र त्या पुढे जाऊन सांगते की मूलतत्व एकच आहे एकशे सहा मूलतत्वे सुद्धा खरोखर मूलतत्वे नसून केवळ मायेची रूपे योगिक आहेत आणि त्या एकमात्र असणाऱ्या मूलतत्वालाच अध्यात्मने ब्रम्ह नाव दिले आहे सारी सृष्टी ही ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे हा सारा पसारा त्याच्याच रूपाचा आहे ही सृष्टी बनवली गेली पण ती बनवण्यामागे कोणतेही कारण नाही कोणताही उद्देश नाही मूळ लोकच असे कारण आणि उद्देश शोधत असतात सृष्टी ही आत्मशक्तीचे सहज स्फुरण आहे व हे स्फुरण औपाओप होत आहे कोणत्याही निश्चित उद्दिष्टाने ते होत नसते म्हणून त्याला लीला किंवा खेळ म्हटले आहे चिमण्या चिवचिव करतात मोर नाचतात पक्षी उडतात बालक स्वच्छंदपणे खेळत फुलं उमलतात झरे वाहतात मनुष्य कामासक्त होतो यामागे परमात्म्याची कोणतीच इच्छा नाही व कोणताच उद्देश नाही पर मूढ़ोकान सर्वे उपाच प्रक्षा करू शुम्ह ज्ञान प्राप्त वावे तुम्हें मुक्त वावे परमैत्में जग बन है सर्व विकृत मस्तकाचार अष्टाव्र मनता की अर्ख विचार केवल अज्ञा लोकती स्वतः मुक्त करना साकार संसारातून बाजूला होऊन घर सोडून जंगलात पडून जातात घर घरगृहस्थी धनसंपत्तीचा त्याग करतात त्याने असे वाटते की के असे केल्यामुळे त्यांना स्वर्ग मिळू शकेल काही लोक मृत्यू आल्याची जाणीव झाल्यानंतर वस्तू दान करतात त्यामुळे या वस्तू त्यांच्या आत्म्याला प्राप्त होतील अशी त्यांची समजूत असते काही जास्त हुशार लोक ही सामग्री मृत्यूच्या आधीच दान करतात जणू काही त्या वस्तू त्यांच्या जाऊन ते मेल्यावर त्यांना मिळू शकतील या सर्व मूर्ख समजुती आहेत परंतु ज्ञानी या डोळ्यांना जेवढे व जितके दिसते तेवढ्यावरच विश्वास ठेवत नसतो तो वस्तूच्या बाह्य आकारापेक्षा तिच्यातल्या आत्मशक्तीकडे लक्ष देतो व या एकाच आत्म्याचा अनुभव सर्व वस्तूत घेतो अशा ज्ञानी पुरुषासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते त्याला कशाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते व वैराग्याचीही गरज नसते तो प्रगाढ प्रशांततेत जगत असतो शांती मिळावी यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत कारण ती त्याला स्वभावतच नैसर्गिकरित्या सहज सुलभपणे प्राप्त होते रूपेण प्रकृती पश्यत क्व बंध क्व चोक्ष क्व हर्ष क्व विषादत अष्टावा क्रमांतात असंख्य रूपात स्फुरण पावलेल्या प्रकृती रूपी मायेला न पदनार्या ज्ञानी पुरुषाला कशाचे बंधन कुठला मोक्ष हर्ष कशाचा आणि शौक तरी कशाचा ही सृष्टी आत्म्याचे स्फुरण रूप आहे व ते असंख्य अगणित रूपात विविध आकारात भिन्न भिन्न स्वरूपात प्रकट झालेले आहे पण ही सर्व रूपे प्रकृतीजन्य असून माया रूप आहेत हे स्फुरण आत्मशक्तीची अभिव्यक्ती आहे सर्व रूपात चेतन तत्व असलेले आत्मतत्व विद्यमान आहे अज्ञानी या स्थूल व बाह्य प्रकृती स्वरूपाला पाहून त्यावरच मोहित होतो तो या रूपाला सर्वस्व समजतो व हीच त्याची मुख्य चूक आहे हेच त्याचे बंधन आहे परंतु ज्ञानी या जडप्रकृतीला माया समजून त्या वस्तूचे जे मूळ कारण असलेले चेतन तत्व ज्याला आत्मा किंवा ब्रह्मतत्व म्हणतात त्याचाच बोध घेतो व शेवटी त्या आत्मतत्वातच विलीन होऊन स्थिर होतो त्यामुळे ही प्रकृती त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही जर तेरा बंधनच नाही तर मोक्ष तरी कुठला म्हणून पुरुष, बंधनाचा व मोक्षाचा विचार देखील करत नाही सारे हर्ष शोक हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत द्वंद्वातून निर्माण झालेले आहेत स्वतःला आत्मा न समजता मन आणि शरीर समजण्यापासून निर्माण झालेले आहेत चेतनाशक्ती जाणणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला हर्ष व शोकही नसतो तो, शो, नस तो।, तो परम आनंदमय स्थितीत असतो अध्या अठरावा सूत्र त्र्याहत्तर बुद्धी पर्यंत संसारे मायात निर्मो निरहकार निष्काम शोभते अष्टावक्र म्हणतात बुद्धीने ओळखल्या जाणाऱ्या जगात सर्वत्र मायाच माया आहे अशा स्थितीत ममता शून्य अहंकार शून्य आणि कामना शून्य असा ज्ञानी मनुष्यच शोभून दिसतो जगात काय आहे मोह आहे ममता आहे राग आहे द ईर्षा आहे घृणा आहे प्रेम आहे वासना आहे अहंकार आहे काम आहे लोभ आहे आणि सर्व काही हेच आहे याचेच नाव संसार आहे परंतु हे सर्व या, या प्रकृतीजन्य सृष्टीला खरे मानल्याचा परिणाम मा आहे व तो अर्थातच भ्रम आहे किंवा माया आहे या अज्ञानामुळे जीव वेगवेगळे कष्ट भोगतो बुद्धीमुळे विचार निर्माण होतात बुद्धी सुद्धा मनाला संतुष्ट करण्यासाठीच कार्य करते व चांगले वाईट सत्य असत्य असा भेद करते बुद्धी ही मनाची भाटगिरी करणारी सेविका आहे म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की या जगाचे रूप बुद्धी ओळखेल तर ते केवळ मायारूपच आहे त्यात सत्य किंचित मात्र सुद्धा नसते सत्य आहे तो केवळ आत्मा ज्या ज्ञानीपुरुषांनी आत्म्याला जाणले तो ज्ञानीपुरुष ममता शून्य अहंकार शून्य व कामना शून्य होतो हे क्षुद्र वासनामय जग त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही असा ज्ञानी पुरुष शोभून दिसतो अज्ञानी त्या प्रकृतीजन्य सृष्टीतील क्षुद्र ममता अहंकार व वा वासना यातच जगतो असा क्षुद्र आशय शोधणारा व त्यातच रमणारा माणूस शोभून दिसत नाही अध्या अठरावा सूत्र चौऱ्यात्तरावे अक्षयम गमानम पश्यतो मुने म्हणतात हो अविनाशी आणि संतापशुन आत्म्याचे दर्शन घेणाऱ्या मुनीसाठी विद्या कोणती आणि अविद्या कोणती कुठली देहा बद्दलची ममता आणि कुठला अहंकार अज्ञानी माणसांची अनेक मते असतात अनेक विचार व अनेक धारणा असतात त्यांची मते सत्यावर आधारलेली नसून केवळ दुराग्रहावर आधारलेली असतात सत्य जाणून घेण्याची त्यांची इच्छा नसते पण ते जे काही मानतात त्यालाच ते सत्य म्हणून सिद्ध करू इच्छितात यामधूनच पंथवाद विरोध वैमनस्य हिंसा घृणा यांचा जन्म आणि प्रसार होतो परंतु ज्ञानीपुरुष सत्य जाणत असतो तो दुराग्रही नसतो म्हणून सर्व ज्ञानीपुरुष एकाच मताचे असतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे भेट त्यांच्यात नसतात ज्ञानी माणसांचे सांगणे असते की परमात्मा तुमच्याशिवाय भिन्न नाही परमात्मा काही आकाशात बसून राज्य करत नाही परमात्मा मंदिरात नाही मशिदीत नाही तो स्वर्गात नाही किंवा चर्च मध्येही नाही तो तुमच्या बाहेर नाहीच म्हणून शोधल्याने सापडणार नाही तो काही असा एखादा पदार्थ नाही की जो डोळ्यांना दिसेल या स्वरूपाच्या सर्व समजुती बालिश आणि मूर्खपणाच्या आहेत ज्यांना आत्मज्ञान झालेले नाही ते मानसिक खुलचटपणातून बाहेर पडलेले नाहीत तेच आकाशात बसलेल्या परमात्म्याच्या बाता मारत असतात परंतु ज्यांना आत्मानुभूती झाली आहे ते सांगतात की परमात्मा हा ऊर्जेचा शक्तीचा समुद्र आहे संपूर्ण सृष्टी या ऊर्जेची अभिव्यक्ती आहे सर्व काही या ऊर्जेचा खेळ आहे शरीरातील आत्मा आणि परमात्मा या दोन्ही गोष्टी एकाच ऊर्जेच्या आहेत त्यापेक्षा वेगळा कोणी ईश्वर नाही ज्या ज्ञानीपुरुषांनी या संतापशून अविनाशी आत्म्याला ओळखले त्यांनी सर्व काही जाणले आहे त्याच्यासाठी मग विद्या अविद्या ज्ञान व संसार देह आणि ममता या सर्व गोष्टी निरर्थक आहेत या सर्व बाबी अज्ञानातून पैद्या झालेल्या आहेत व अज्ञानी माणसावरच त्यांचा प्रभाव पडतो ज्ञानी केवळ आत्म्यालाच जाणणारा असतो व त्यामुळे ही अज्ञानातून निर्माण झालेली भ्रांती नाहीशी होती अध्या अठरावा सूत्र पंचाहत्तरावे निरोधादि कर्माणी जहा मनोरथान प्रलाक्षणात अष्टवक्र म्हणतात जरी जडबुद्धीच्या माणसाने चित्तनिरोधाची सर्व कर्मे सोडून दिली तरी तो त्याचे मनोरथ व प्रलाप यांची पूर्ती करण्याच्या दिशेनेच प्रवृत्त होत मनुष्याची सर्व कर्मे व्यवहार व आचरण हे त्याच्या चित्तवृत्तीचे प्रक्षेपण आहे जशी चित्तवृत्ती असेल जसे त्याचे मन असेल तसे त्याचे सर्व कर्म व आचरण असेल हे उघड आहे आचरण आणि कर्म यात बाह्यतः बदल केल्यामुळे मन बदलत नाही पतंजली सांगतात की चित्तवृत्तींचा सा निरोध हाच योग आहे परंतु अष्टावक्र सांगतात की चित्तवृत्तींचा सा निरोध करण्यासाठी जी कर्मे केली जातात त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होत नाही उलट अशा कर्मांमुळे चित्ताची चंचलता व वा वासना अधिकच वाढते कारण अशा चित्तनिरोधासाठी केलेल्या कर्मांच्या मागे वासना इच्छा असतात मग निरोध कसा होणार म्हणून चित्तनिरोधासाठी केल्या गेलेल्या सर्व कर्मांचा व आचरणाचा त्याग केला पाहिजे कर्म मग को ते कोणतेही असो त्याची प्रेरणा एखादी वासना एखादी इच्छा असते म्हणून सर्व कर्मे बंधने असतात म्हणून सर्व कर्मे बंधने असतात व त्यापासून ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही अष्टावक्र स्वामींचे उपदेशाचे सार एवढेच आहे की जे काही प्राप्त होईल ते केवळ बोधामुळेच कर्मामुळे नाही कारण कर्मात अहंकार वासना आणि फलाकांक्षा असते व त्यामुळे चित्ताचा निरोध होऊ शकत नाही म्हणून निरोधासाठीची सर्व कर्मे उदाहरणार्थ ध्यान समाधी यांचा सुद्धा त्याग केला पाहिजे तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती होईल पण जरी एखादा मूळ किंवा जडबुद्धीचा पुरुष ही कर्मे सोडून देईल तरी त्याच्या मनात अनेक मनोरथ आकांक्षा वर्षा झालेला नसलेने तो तात्काळ त्यांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नाला लागतो याचे सार एवढेच की चित्ताच्या पूर्ण शांत अवस्थेत होणे शक्य आहे निरोधासाठी कृत्रिम उपाययोजना करून ज्ञानप्राप्तीची शक्यता नाही कारण ती कर्मे त्यागाच्या हेतूने नव्हे तर उद्देशाच्या हेतूने केलेली असतात आचरण वा कर्मे सोडणे हे सुद्धा महत्वाचे नाही कारण महत्व आहे ते मूढपणा सोडण्याला अज्ञान आणि भ्रम सोडण्याला विषय लालसह अष्टावा क्रमांतात तत्वबोध ऐकून सुद्धा मूळ बुद्धीचा माणूस मूढता सोडत नाही बाह्य आचरणात निर्विकल्प होऊन सुद्धा तो मनात विषयांची लालसाच जोपासत असतो मनुष्यात अनेक प्रकारची मूर्खता आहे अहंकार वासना कामना फळाची आशा ही सुद्धा मूर्खता व मूढपणाचीच लक्षणे आहेत यांच्या प्रेरणेने केलेली सर्व कर्मे व आचरण सुद्धा मूढपणाच असणार राजा जनक निर्मल व शुद्ध मनाचा असल्यामुळे अष्टावक्र स्वामींचा उपदेश ऐकता त्यास तत्वबोध झाला परंतु जे मंदबुद्धीचे असतात ते वासना अहंकार शंका कुशंका यांची साथ संगत सोडत नाहीत त्यामुळे उपदेश ऐकून सुद्धा त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही असा मूढ माणूस बाह्यकर्म करण्यात कितीही उदासीनता दाखवेल तरीही त्याच्या मनात अहंकार व वा वासना कायम असल्यामुळे त्याला शाश्वत आत्म्याचे दर्शन होऊ शकणार नाही अहंकार सोडल्याचे त्याने कितीही नाटक केले तरी मंदबुद्धीमुळे त्याच्या मनात विषयांची लालसा कायम असते मंद बुद्धीची मनसे काय घ्यायचे व काय सोडायचे एवढ्याच दोन बाबी समजू शकतात आतले गुढ तत्व ते समजू शकत नाहीत म्हणून या ज्ञानाला ते नेहमी वंचितच राहतात अध्याय अठरावा सूत्र सत्यात्तरावे ज्ञानात गलित कर्मयो लोकदृष्ट्या आपण सरम करतुम कर वक्तुमेव न किंचन अष्टावक्र म्हणतात ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे कर्म नष्ट झाले आहे असा ज्ञानीपुरुष लोकांच्या दृष्टीने जरी कर्म करणारा असला तरी त्याला काही करण्याची किंवा काही सांगण्याचीही संधी नको असते कर्मदोही करतात ज्ञानीही करतात आणि अज्ञानी सुद्धा करतात पण त्या कर्म करण्यात बाह्यतः फरक नसला तरी अंतर्यामी खूप फरक असतो ज्ञानीपुरुषाचे कार्य कर्म हे स्वभावशीलपणे होत असतात ते लोकहितासाठी केलेले असते ज्ञानीपुरुष कर्म ही ईश्वराची इच्छा समजून कर्म करतो व ती कर्मे आवश्यक तेवढीच व निमित्तापुरती असतात त्या कर्मांच्या मागे वासना अहंकार आणि फळाची आशा या गोष्टी नसतात पण अज्ञानी माणसाच्या कर्मा मागे फलप्राप्तीची अपेक्षा असते अहंकार सुद्धा असतो अज्ञानी माणसाने लोकहिताची कामे केली तरी त्यात सुद्धा सन्मान प्राप्ती यशप्राप्ती किंवा स्वर्गप्राप्ती असा हेतू असतो ज्या कर्मामुळे स्वर्गाचे दार आपल्यासाठी उघडे होते असे वाटेल ती कर्मे करण्यात अज्ञानी माणूस उत्सुक असतात लोकहित सेवा समाजसेवा दान पुण्य धर्म या संबंधात त्याला काहीही गम्य नसते तो केवळ त्याद्वारे सन्मान व पुण्य कसे मिळेल याच्यात चिंतेत असतो परंतु अष्टावक्र सांगतात की ज्ञानामुळे कर्म नष्ट होतात मग ज्ञानीपुरुषाला कर्म करण्याची आवश्यकताच उरत नाही परंतु असा ज्ञानीपुरुष सुद्धा जे लोक कार्य आहे ते करतच असतो जेवढी काम, काम मी आवश्यक आहेत तेवढीच तो करतो स्वर्ग प्राप्तीच्या दृष्टीने किंवा फलप्राप्तीच्या आकांक्षेने खरे खोटे लाभ होतील अशा कर्मांमध्ये त्याचे लक्ष नसते व हे काम मी अहंकार विरहित असल्यामुळे केले असे सुद्धा तो कधी बोलत नाही कर्मकुशलता हीच असून ती फक्त ज्ञानीपुरुषाजवळ असते अध्या अठरावा सूत्र अठ्यात्तरावे क्वतम क्व प्रकाशो वाटतात सदैव निर्भय व निर्विकार असणाऱ्या धीर गंभीर पुरुषासाठी कुठे अंधार आहे आणि कुठे प्रकाश आहे त्याने कशाचा त्याग करावा त्याच्यासाठी हे काहीही अस्तित्वात नाही मनाच्या अनेक प्रवृत्ती वासना इच्छा आहेत अनेक जन्मांमधून जे प्राप्त झाले त्याचे एकत्रित नाव चित्त किंवा मन असे आहे बुद्धी त्यात फरक करून नेहमी चांगले वाईट ठरवते सुख दुःख नफा तोटा प्रेम तिरस्कार हिंसा अहिंसा प्रकाश अंधार प्राप्ती त्याग वगैरे बुद्धीच करत असते पण असे कोणतेच भेद अस्तित्वात नसतात वास्तवात सर्व व वा एकच आहे एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू असून एक त्या दोन्ही नाहीशा होतील किंवा दोन्हीही अस्तित्वात राहतील एकच तेवढी वाचवून दुसरी नष्ट करण्याचा कोणताच उपाय नाही जर जन्म झाला आहे तर मृत्यू हा होणारच बेइमानी नाहीशी झाली तर इमानदारी सुद्धा नाहीशी होईल जर पापी या जगात उरलेच नाही तर मंदिरे मशिदी चर्च गुरुद्वारे हे सुद्धा राहणार नाहीत जर रोग नसले तर आरोग्य सुद्धा राहणार नाही जर असाधू म्हणजे लबाड दुर्जन नसले तर साधू कायमचा सा रामराम करावा लागेल हे सर्व संयुक्त आहेत व एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत जर रावणाचे पात्र काढून टाकले तर रामाची कहाणीच लिहिता येणार नाही परंतु नैतिकतेचे उच्च आदर्श नीतिमान माणसे यात फरक करतात व वाईट तेवढे बाजूला सारून चांगल्याची स्थापना करू पाहतात अंधार दूर करून प्रकाश करू पाहतात या उलट धार्मिक व्यक्ती सर्व काही ईश्वराचे देणे आहे असे मानून दोघांचाही स्वीकार करतात ज्ञानीपुरुष आत्म्याचे ज्ञान झाल्यामुळे सदैव निर्भय व निर्विकार असतो त्याची ही भेद दृष्टी संपून जाते प्रकाश अंधार स्वीकार त्याग यात तो काही फरक करू शकत नाही स्वाभाविकपणे जी कर्मे होतील तेवढीच तो करतो व सदैव परमानंद स्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूपात मग्न राहतो अध्या अठरावा सूत्र एकोणऐंशी क्व धैर्य क्व विवेकितव क्व निरात किवा अनिर्वाच्य स्वभाव निस्वभाव योगिन अष्टवक्र म्हणतात ज्याचा कोणताही स्वभाव उरला नाही त्या अवर्णनीय स्वभावाच्या योग्यासाठी धीर कसला आणि विवेक कसला आणि निर्भयताही कशाची जिथे भय आहे तिथे निर्भयताही निर्माण होते जिथे मूढपणा असतो तिथे विवेक निर्माण होतो जिथे अधिरता व्याकुलपणा निर्माण होतो तिथेच धैर्यचीही चर्चा होते परंतु ज्या योगी पुरुषांनी त्या परमश्रेष्ठ रसानुभूतीची प्राप्ती केली आहे तो सर्व द्वंद्वातून पार होऊन जातो व त्याच्या स्वभावाचे वर्णनही करता येत नाही योगी पुरुषाचे कोणतेही सिद्धांत नसतात कोणतेही आग्रह नसतात तो परंपरांचे मार्गदर्शनानुसार जगत नाही व रूढीनुसारही जगत नाही त्याच्या संदर्भात हे सांगणेच अवघड आहे की तो नेमका कोणत्या स्वभावाचा आहे कारण तो स्वभाव शून्य होतो त्याचा स्वतःचा स्वभाव स्वतःची सवय स्वतःचा आग्रह असा काहीच नसतो तो आत्म्याच्या स्वभावानुसार जगत असतो व त्याचे ज्ञान संसारी शिस्त सिद्धांत कर्तव्य विवेक यांची बंधने माणूस पूर्णत स्वतंत्र असतो तो या क्षुद्र बंधनांच्या बाहेर राहून व्यवहार करतो व त्याचे रहस्य ओळखणे संसारी माणसाला शक्य नसते अध्या अठरावा सूत्रा ऐंशी नरको जीवन की न स्वर्गो नर मुक्तीर्ते स्वर्ग नाही व नर नाही जीवन मुक्ती सुद्धा नाही योग्याच्या दृष्टीने या सर्वांचे योग्याच्या जीवनात काहीच स्थान नाही त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगण्याचे प्रयोजनही नाही भारतीय तत्वज्ञानी पुरुषांनी ऋषी मुनी अध्यात्मावर जेवढा सूक्ष्म व प्रचंड सविस्तर अभ्यास मनन केलेले आहे तेवढे इतर कोणत्याही देशातील कोणताही धर्म करू शकलेला नाही ख्रिश्चन यहुदी व मुस्लिम धर्म स्वर्ग व नरक यापुढे धर्माची चर्चा करू शकले नाहीत मुक्तीची त्यांची कोणतीच कल्पना नाही त्यांनी ईश्वराला एक व्यक्ती म्हणून आकाशात बसवले आणि तेथून त्यांनी सात दिवसात सृष्टी निर्माण केली व आता म्हणे तेथेच बसून तो सृष्टीचे संचलन करतोय तो त्यांच्या कल्पनानुसार शिक्षा देतो बक्षिसे वाटतो स्वर्ग किंवा नरक देतो तो अतिशय दयाळू असून भक्तांना क्षमा सुद्धा करतो महावीराने ब्रम्ह नामाची किंवा त्या स्वरूपाची कोणतीही शक्ती अस्तित्वात आहे हेच मानण्यास नकार दिला व आत्मे सुद्धा अनेक असतात असे मानले ही त्याची अनेकता मनाच्या शेवटच्या स्तरापर्यंत दिसून येते आत्मज्ञान मनाच्या तळाच्याही पुढची स्थिती आहे व तिथे पोचल्यावर सर्व प्रकारच्या भिन्नता नाहीशा होतात मृत्यूनंतर केवळ शरीराचा त्याग होतो व सूक्ष्म जीवात्मा हा मन अहंकार चित्त यांच्यासह आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो पुनर्जन्मापर्यंत हा जीवात्मा एका निश्चित कालावधीपर्यंत अंतराळात भटकत राहतो तिथे आपल्या अहंकारामुळे आणि वासनेमुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो सुस्वभावी वर्तन केलेले आत्मे सुखाचा व दुष्ट आत्मे दुःखाचा अनुभव घेतात हाच त्यांचा स्वर्ग नरक असतो स्वर्ग व नरक या मनाच्या अवस्था असून ती प्राथमिक पायरी आहे मुक्ती ही त्या पलीकडची अवस्था आहे योग केवळ आत्म्यालाच मानतो अष्टावक्र म्हणतात की ही सृष्टी हा भ्रम आहे स्वर्ग नरक जीवन मुक्ती हे सर्व भ्रम आहेत व ते अज्ञानामुळे तसेच वासनेमुळे जाणवतात वास्तवात ते सर्व असत्य आहेत स्वर्ग व नरक या केवळ वासना आहेत जेव्हा वासना व अहंकार नष्ट होतात तेव्हाच आत्मा राहतो व तोच एक शास्वत सत्य आहे अन्य सारे भ्रम आहेत वासना व अहंकार यापासून केवळ मुक्त आहे त्या आधीच्या स्थितीतले स्वर्ग नरक हे केवळ वासनेतून निर्माण झालेले आहेत ती काही मौलिक प्राप्ती नव्हे संपूर्ण सृष्टीचा प्रारंभ आणि शेवट ब्रह्मच आहे जीवात्म्याचे सर्वोच्च ध्येय शिखर केवळ ब्रह्मच आहे योगाची की हीज धारणा व हीच मान्यता है